लेखक कानाथ अनंत जोशी आणि पांडुरंगामध्ये मोठी मैत्री असलेले चार ब्राह्मण कुमार राहत होते त्यावेळी ते तिघांनी शास्त्रांची खूप भूकंप केली होती व्यवहार बुद्धी त्यांना बिलकुल नव्हती चौथा जेवढा बुद्धिमान होता त्याने परंतु कुठल्याच शास्त्राचा अभ्यास केला नव्हता एकदा त्यांनी विचार केला आपण एवढी विद्या शिकलो एखाद्या राजाकडे जाऊन द्रव्य मिळवू असा विचार करून ते निघाले थोडे पुढे गेल्यावर हा एकच काही विद्या शिकला नाही त्याला उपजत बुद्धी तेवढी आहे विद्येशिवाय राजाकडे जाऊन काय मिळणार मला मिळेल त्यापैकी मी याला काहीही देणार नाही तेव्हा याने परत घरी जावे हे चांगले तिसरा म्हणाल क्षय हे योग्य नाही आपण लहानपणापासून एकत्र खेळलो याला येऊ देऊ कुलवधू प्रमाणे एका येतो अशा लक्ष्मीचा काय उपयोग हा मानणे ही क्षुद्र मनोवृत्ती आहे उदय मराठी माणसे सर्व जग आपलेच कुटुंब मानतात तेव्हा यालाही आपल्या बरोबर येऊ त्याप्रमाणे ते पुढे चालू लागल्यावर वाटेत एका अरण्यात त्यांना सिंहाची हडे दिसली ती पाहून एक जण म्हणाला आपल्या विद्येचा प्रभाव दाखवण्याची आपल्याला संधी आली आहे हा कोणीतरी पशु मरून गेला त्याला आ, हो आहे त्याला आपण जिवंत करू असे म्हणून कौतुकाने त्याने हाडे गोळा करून त्यांचा सांगाडा बनविला दुसऱ्याने रक्त त्यात घातले तिसरा त्यात जीव घालणार तोच उपजत बुद्धी असणारा चौथा म्हणाला थांब हा सिंह तयार होतो आहे याला जिवंत केले तर आपण सर्वांनाच हा खाऊन टाकेल त्यावर तो म्हणाला तो मूर्ख आहेस माझी विद्या मी अशी फुकट जाऊ देणार नाही ना मग थांब थोडा वेळ तोपर्यंत तो मी झाडावर चढतो तो चौथा म्हणाला त्याप्रमाणे तो झाडावर चढल्यावर त्याने चौथा झाडावर मुतरून घरी गेला म्हणून मी म्हणतो की नुसत्या विद्येपेक्षा नुसती व्यवहार बुद्धी चांगली शास्त्रांचा खूप अभ्यास केला पण त्या लोकात कसे वागावे हे कळले नाही तर मूर्ख पंडिताप्रमाणे हास्यास परिस्थिती होते चक्रधर म्हणाला हे कसे सुवर्णसिद्धी म्हणाला आई